स्कंध सातवा अध्याय चोवीसावा राजा हरिश्चंद्राची करुण स्थिती विश्वामित्र द्रव्य घेऊन निघून गेल्यावर राजा हरिश्चंद्राला दिवस घालवावे लागले चांडाळाने विश्वामित्राला विपुल द्रव्य देऊन राजाला विकत घेतले आणि तो अतिशय आनंदाने राजाला कुत्सितपणे म्हणाला हे पुरुषाधिपते खरोखरच तू महालबाड आहेस आणि न जाणू तू एखाद्या वेळी पळूनही जाशील असे म्हणून त्या क्रूर चांडाळाने राजाला प्रचंड दोराने करकचून बांधले आणि त्याला काठीने मारण्यास सुरुवात केली अशा प्रकारे तो जोर जोराने राजाला ताडण करून ओढून निवू लागला कधीही प्रहार सहन करण्याची सवय नसलेल्या राजाला ते प्रहार सहन झाले नाहीत राजाची इंद्रिये अत्यंत व्याकुळ झाली राजा फारच घाबरून गेला त्यातून त्याला झालेला प्रिय पत्नीचा वियोग हा तर फारच कष्टप्रद होता राजाला चांडाळाने आपल्या घरी आणले नंतर त्याने राजाच्या पायात लोखंडी बेड्या आणि साखरदंड बांधले आणि अशा विकल अवस्थेत राजाचा त्याने पूर्ण बंदोबस्त केला इतका छळ केल्यावर तो क्रूर कर्मा चांडाळ शांतपणे निद्रेच्या चांडाळाच्या अन्न पाणी वर्ज करून त्याने अत्यंत शोक केला प्रिय पत्नी आणि लाडका पुत्र यांच्या स्मरणाने राजा वारंवार मूक रोदन करू लागला तो आपल्याच मनाशी म्हणे अरे रे ती माझी प्रिय भार्या ती कोमल अंगी ती सुंदरी आपल्या त्या लाडक्या आणि परिस्थितीने अनाथ झालेल्या बालकाला समोर घेऊन माझ्या आठवणी शोकसादरात बुडाली असेल आणि माझ्या सामर्थ्याच्या आशेवरच ती आपले जीवन जगवित असेल तिला वाटेल आपला विक्रय केल्यावर राजा त्या ब्राह्मणाच्या ऋणातून मुक्त झाला आहे तो लवकरच आपली सोडवणूक करील पुन्हा आपल्या आपल्याला राजाच्या सह राहता येईल याबद्दल ती निशंक होऊन काळ काढित असेल आपला प्रिय पुत्र नित्य आक्रोश करीत असेल आपल्या त्या पुत्राला सारखे रडत असलेले पाहून ती त्याचे सांत्वन करण्याचा सा प्रयत्न करीत असेल तो पुत्र म्हणत असेल मला बाबांबरोबर जायचे आहे मला जाऊ द्या असे म्हणून तो अधिकच रडत असेल आणि सारखा आहो बाबा आहो बाबा या ना अशा मला हाका मारित असेल तो मला हाक मारित असता माझी प्रियतमा त्या बालकाची माता त्याला म्हणत असेल अरे लवकरच तुझे बाबा आपली सुटका करतील पण त्या दिनवदन मृगनयने मी येथे चांडाळाचेलो आहे हे तिला कसे समजणार म्हणून ती मजविषयी आशा धरून जगत असेल अरे रे काय ही दुष्टगती केवढा अनर्थ आज माझ्यावर कोसळलेला आहे माझ्या राज्याचा नाश तर झालाच पण माझ्यावर निरपेक्ष बुद्धीने जे प्रेम करीत होते ते फलापेक्षा न धरता मजवर उपकार करण्यास सदैव तत्पर होते त्या सर्वांचा आस्त्याग करण्याची मजवर पाळी आली हर हर प्रत्यक्ष प्राणाहून जिची जपणूक करावी अशा पत्नीचा आणि ज्याला नित्य हृदयात स्थान द्यावे अशा पुत्राचा मी आज विक्रय कि हो केला इतके करूनही मला उत्तम स्थिती न प्राप्त होता अधमत्म होऊन मी चांडाळ कर्म करु या एका मागून एक येणाऱ्या अशा प्रकारे दुर्दैवाचे प्रहार सहन करण्याची वेळ येऊन ठेपलेल्या आणि दुःखाने गाजलेल्या त्या राजाने चांडाळाच्या बंदीखान्यात राहून वारंवार स्त्रीचे आणि पुत्राचे स्मरण केले ह्या आठवणी व्याकुळ होऊन रोदन करीत राजाने चार दिवस कसे बसे काढले नंतर पाचवा दिवस उगवताच त्या दुष्ट चांडाळाने राजाला आपल्या बंदी खाण्यातून मोकळे केले आणि त्याला तो काम सांगू लागला स्मशानातील प्रेतांची वस्त्रे आणण्याचे राजावर सोपवले चांडाळाने अत्यंत निर्दय मनाने आणि कठोर शब्दाने राजाची पुन्हा पुन्हा निर्भत्सना करून अत्यंत अवहेलना केली दिन झालेल्या राजाला कामगिरी समजावून सांगून तो म्हणाला हे पुरुषा ह्या नगराच्या दक्षिण भागात एक विस्तीर्ण असे स्मशान आहे तू नित्य तेथे राहून उत्तम रीतीने त्या स्मशानाचे प्रामाणिकपणे रक्षण कर तू ते स्मशान सोडून कधीही दूर जाऊ नकोस हा महाभयंकर आणि दणकट सोटा घेऊन तू तेथे सत्वर जा आणि आता क्षणाचाही विलंब न करता तेथे जाऊन तू मोठ्याने ओरड आणि म्हण अहो हा वीर बाहूचा देह आहे तू असे ओरडल्यास म्हणजे तू कोण आहेस हे लोकांना कळेल अशा प्रकारे चांडाळाने राजाला काम सांगताच राजा स्मशानात जाऊन राहू लागला चांडाळाच्या आज्ञेप्रमाणे तो प्रेतावरील वस्त्रे प्रेतावरील वस्त्रे जमवून स्वतःची उपजीविका करणाऱ्या चांडाळाचा राजा दास झाला आणि त्याची प्रत्येक आज्ञा पालन करीत काही काळ तो स्मशानात राहिला ते स्मशान फारच विस्तीर्ण आणि भयंकर होते नगराच्या दक्षिण भागातील ते आवाढवे स्मशान नित्य प्रेतांवरील फुलांनी आणि हारांनी झाकून गेलेले असे प्रेताना देण्यात येणाऱ्या अग्नीमुळे तेथे ते अत्यंत दुर्गंध सुटलेला होता सामान्य माणसाला तेथे क्षणभरही थांबणे अशक्य होते त्यातच पुष्कळशा भालूंनी ते गजबजलेले होते भालूंच्या भयंकर ओरडण्यामुळे त्या स्मशानाची भयानकता अधिकच वाढली होती तेथील दृश्य अत्यंत केळसवाने होते घारीच्या आणि गिधाडांचा थव्यांनी ते स्मशान जणू काय झाकूनच गेले होते असंख्य कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी त्या स्मशानात घुसत होत्या आणि इतस्त वावरत होत्या त्यामुळे जरा ही भूमी मोकळी दिसत नव्हती तेथील अर्धवट जळलेल्या दुर्गंधीयुक्त हडामासांचे प्रचंड खस तेथे पडले होते तेथील घारी गिधाडे आणि कुत्री या प्राण्यांनी प्रेतांची खाल्लेली अर्धवट तोंडे भयानक दिसत होती त्यांच्या मुखातले दात उघडे पडल्यामुळे जणू ते आपणाकडे पाहून विकट हास्य करीत आहेत असाच भास होत होता कित्येक प्रेते अग्नि जळत होती पण ही अवस्था अशीच भयानक झाली होती शिवाय प्रेतांचे नातेवाईक आपळा का रे सोडून गेलास हे माझ्या प्रिय मित्रा तू आता कधी भेटशील का अरे दादा माझे ज काहो अत वत् दुर्दैव हे वच्छा, रे वहे? हे तमें, कोठे प्रियत अरे भाचा अहो मामा, अहो आजोबा अहो मला मे टाकून तुम्हें काह निघन जाता। अहो बाबा, अरे मजा लड़क्यातवा क्या आवड़त्यांधो अशा प्रकारे त्या मृतांच्या अप्तिण रोदन त्या स्मशानात अक्षय चालू होते त्या करुण जाईल त्या स्मशानात मांस वसा आणि मेद हीच सर्व जळत असल्याने जिकडून तिकडून सु असाच एक प्रकारचा भीषण आवाज सदैव होत होता खरोखर ते स्मशान कल्पांताप्रमाणे अति भयानक भासत होते अशा भयावह जागी राहून तेथील स्मशानात नित्य कामगिरी करीत असता राजा सदैव विलाप करीत असे तो म्हणे आहो प्रामाणिक सेवक हो। आहो आहो एकनिष्ठ मंत्रीजन हो खरोखर माझ्या पुलाला शोभून दिसणाऱ्या माझ्या राज्याचे काय झाले हो आता माझे राज्य राहिले आहे का हे प्रियतम स्त्री अरे माझ्या कोमल बालका ब्राह्मणाच्या कोपामुळे विपरीत स्थिती प्राप्त झाल्यावर तुम्ही मला टाकून कोठे बरे गेलात अरे तुम्ही किती दुखात काळ काढित आहात अशा प्रकारे राजा अतिशय दुःख करीत असे रडत असे पण बऱ्याच वेळाने तो पूर्ण शांत होईल तो अत्यंत गंभीरपणे विचार करी अहो आपला धर्म करण्यात मानवाचे पूर्णपणे कल्याण आहे म्हणून पुरुषाने कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली तरी धर्माचे आचरण सोडू नये कोणतेही हाल सहन करून त्याने आपला धर्म पालन करावा असा हा बुद्धिस पटेल असा विचार करून तो राजा चांडाळाच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा प्रेतावरील वस्त्रे आणण्याचे काम करू लागे पुन्हा तो त्या स्मशानास सर्वत्र हिंडू लागे हरिश्चंद्राचे सर्वांग मलिन झाले होते त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली होती तरी आज्ञापालन करण्यासाठी तो प्रेते शोधित सर्वत्र संचार करीत होता एखाद्या स्थाणू प्रमाणे तेथे उपस्थित राहून तो सदैव स्मशानात प्रेते दिसतील तसे त्या अनुरोधाने धावत पडत होता राजाच्या मनात वारंवारचे मूल्य इतके आहे मी यांचे आगाऊ शंभर सुवर्ण घेईन हे माझे आहे ह्यावर फक्त राजाचाच हक्क आहे पण याचा मालक मात्र चांडाळ आहे अशा प्रकारे नित्य काहीतरी विचार मनात येऊन तो राजा अत्यंत करुण आणि दीन अवस्थेप्रत येऊन पोहचला त्याला हे सर्व सहे झाले होते त्याच्या अंगावर वस्त्राला अनेक गाठी मारून तयार केलेली एक गोधडी होती हातात तो भयंकर दंडुका होता त्याचे पोट पाऊले हे सर्व अवयव संपूर्ण देहच चितेतील राखेने माखून गेले होते वसा मज्जा इत्यादी दुर्गंधी युक्त रसाचे त्याच्या हातावर लेप बसून बोटावर पुटे चढली होती आणि अत्यंत दमल्यामुळे तो विकलांग होऊन सारखे दीर्घ उसासे सोडित होता प्रेताना स्मशानात नित्य पिंडदाने चालू असत राजा त्या पिंडांच्या भातावरच आपली उपजीविका करीत होता प्रेतांच्या शरीरावरील पुष्पमाला तो मस्तकावर धारण करीत असे नित्य तो कामातच व्यग्र असे दुःखाने आणि चिंतेमुळे दिवसा आणि रात्रीही त्याला झोप येत नसे पण मुखाने मात्र हाय हाय हाय रे दैवा असे शब्द सारखे उच्चारित असे याप्रमाणे राजाने तेथे बारा महिने काढले पण जणू काय ते शंभर वर्षाप्रमाणेच त्याला भासले अध्याय चोवीसावा समाप्त